स्कंध सातवा अध्याय तेरावा त्रिशंकू आणि विश्वामित्र ऋषी यांची भेट त्रिशंकूची कथा ऐकून जन्म जय विस्मित झाला अनेक शंका व्याप्त होऊन त्याने व्यासांना विचारले हे मुनी श्रेष्ठ हरिश्चंद्र राजाला राज्यावर बसवले हे मी श्रवण केले पण त्रिशंकूचे पुढे काय झाले तो त्या शापापासून मुक्त झाला किंवा नाही का तसाच चांडळ देहानेच त्याला पुढे वनात मृत्यू हे सर्व चरित्र आपण विस्ताराने मला सांगा व्यास म्हणाले इकडे हरिश्चंद्राला राज्याभिषेक झाला हे ऐकून त्रिशंकुला समाधान झाले आणि संतुष्ट मनाने त्याने कल्याणीचे चिंतन सुरू केले भगवती देवी आदिशक्ती हिची आराधना करण्यात राजाने आपला काळ घालविला अशा प्रकारे त्याने आपला सर्व वेळ तपश्चर्या आणि देवीचे चिंतन यातच व्यतीत करण्यास सुरुवात केली त्या परातपर देवीच्या चिंतनाने राजाचे मन थोडेसे स्थिर झाले आणि त्या परमशक्तीच्या आराधनेत तो आपल्या दुःखाचा भाग विसरू लागला अशा प्रकारे त्रिशंकूने आपले भवितव्य निश्चिंत केले इकडे महामुनी विश्वामित्र आपली उग्र तपश्चर्या संपवून परत आपल्या भारेकडे आला त्या मुश्वर कौशिकाला आपली पत्नी आणि आपले सुपुत्र पाहण्याची इच्छा होऊन तो सत्वर अयोध्येकडे आला अयोध्येला योन पोहोचल्यावर आपले स्वजन सुस्थितीत आहेत हे पाहून त्याला परमसंतोष झाला विश्वामित्रत्यंत बुद्धिमान होता आपली सेवा करणाऱ्या हे सुलोचने राज्यात सर्वत्र दुष्काळ पडला असताना लोकांची अन्नान्न दशा झाली असताना तू कसा काळ सहन केलास खरोखरच त्या दुर्भिक्षात तू या बालकांचे पालन कसे केलेस हे प्रिये तुला कोणी केले, ते मला सत्वर अशावेळी इकडे पावसाअभावी अत्यंत दुष्काळ पडला तेव्हा हे सर्वोत्कृष्ट स्त्रीय धनधान्या शिवाय तू या आपल्या पुत्रांचे रक्षण कसे केलेस तेथे पडलेल्या दुर्भिक्षाच्या अनेक कथा माझ्या कानावर येत होत्या आणि ही चिंतेत पडलो होतो पण तपामुळे तेथून मी परत आलो नाही मी खूप विचार केला खरेच आपण तेथे गेलो तरी परिस्थितीत काय फरक पडणार म्हणून न गेलेलेच बरे असा विचार करूनच मी न येण्याचा निश्चय केला हे सुंदरी एकदा वनात तपाचरण करीत असता मला अत्यंत भूक लागली तीव्र क्षुधेमुळे मी अत्यंत पीडित झालो आणि काहीतरी भक्षण करावे म्हणून चोरी करण्याचा उद्देशाने मी एका चांडाळाच्या घरात शिरलो तेथे तो चांडाळ शांतपणे निद्राधीन झाला होता आता काय करावे असा क्षणभर विचार करून मी त्या चांडाळाच्या चा घरातील पाकगृहाचा शोध करू लागलो आणि काहीतरी भक्षणासाठी घ्यावे म्हणून आज शिरलो तेथे एका भांड्याचे झाकण मी उघडले त्यात कुत्र्याचे शिजवलेले मांस होते पण क्षुधेने व्याकुळ होऊन मी ते मांस भक्षण करणार इतक्यात तो चांडाळ जागृत झाला आणि माझ्याकडे संशयाने पाहून म्हणाला कोण आहेस तू एवढ्या भयान रात्री अगदी निर्भयपणाने तू माझ्या घरात कशा करता शिरलास तुझे माझ्याकडे काय काम आहे कशाचा मोह धरून तू ते भांड्याचे झाकण काढित आहेस तू चोर आहेस का सांग अशा प्रकारे त्या चांदळाने मला तीव्र शब्दात विचारले तो सत्वर माझ्याजवळ येऊन उभा राहिला त्यावेळी मी क्षुधेने अधिकच व्याकुळ झालो होतो त्यामुळे माझा कंठ दाटून आला तशात जड स्वरात मी म्हणालो हे महाभागा मी एक तपश्चर्या करणारा ब्राह्मण ऋषी आहे सांप्रत मी क्षुधेरे व्याकुळ झालो आहे भूकेमुळे मी आता गलितगात्र झालो असून केवळ पोटासाठी चोरी करून भक्ष मिळवावे म्हणून चोरीच्याच उद्देशाने मी तुझ्या घरात शिरलो आहे आणि तुझ्या भांड्यातून काही भक्ष असल्यास पहावे म्हणून मी शोध करीत आहे तेव्हा हे महामते मी चोर असलो तरी क्षुधेने त्रस्त झालेला मी आज अतिथी झालो आहे असे समज आणि अत्यंत भूकेलेल्या मला तू हे भक्षण करण्याची अनुमती दे हे उत्तम प्रकारे शिजवलेले मांस भक्षण करून मी माझी क्षुधा शांत करीन माझे हे भाषण श्रवण करून तो चांदा विचार करू लागला आणि अत्यंत निश्चय स्वरात म्हणाला हे ब्राह्मणा मला क्षमा कर तू सर्व वर्णात श्रेष्ठ अशा ब्राह्मण कुळात जन्माला आला आहेस यास्तव हे अभक्ष भक्षण करू नकोस यातून मी चांडाळ असून हे चांडाळ ग्रह आहे हे तू विसरू नकोस अरे खरोखरच दुर्लभ अशा मनुष्य योनी तू जन्मलास त्यातून सर्वोत्कृष्ट अशा द्विज घराण्यात तू उत्पन्न झालास हे द्विजा हा ब्राह्मण जन्म तर अत्यंत दुर्लभ आहे हे भाग्यवान तुला हे समजत कसे नाही घ्यायचे असतील त्याने हातामसी असलेला दुष्टू नये मनूने सात अंत्युष्कर्मामुळे हे अग्राह्य म्हणून सांगितले तेव्हा याचा नीट विचार कर हे द्विजय मी कर्माने चांडाळ असल्याने मी निंद आहे आणि निसंशय मी त्याज्य आहे म्हणून माझ्या घरातील या अभक्षभणापासून तुला परावृत्त करीत आहे टेल या लोभाने मी तुला प्रतिकार करो आसे नहीं मी अत्यंत कथन अत्य सद्भावन करीतर प्राप्त हो आग्रह संगत हो है तू मजे आईक चांडाला धर्मतत्पर भाषण श्रवण करता मी विस्मयचकित मी म्हणालो हे धर्मपरायणा तू खरोखर सत्य बोलतो आहेस पण हे चांडाळा तू जरी थोर बुद्धिस अनुसरून हे बुद्धी असलास तरी संकट प्रसंगी योग्य धर्म कोणता आचरणात आणावा हे आता ऐक आपणाला पुण्यकर्मे करण्यासाठी देह जगवणे आवश्यक असते अशा वेळी फक्त पुण्यासाठी देह जगेल असे कोणतेही कर्म करण्यास प्रत्यवाय नाही पण ती संकटाची वेळ गेली असता त्यानंतर मात्र प्राश्चित घेऊन शुद्ध व्हावे आपत्काला व्यतिरिक्त होत नाही पण क्षुधार्थ होऊन प्राणहत्या झाली तर नरकाची प्राप्ती होते म्हणून क्षुधेक्षु पुरुषाने कोणत्याही मार्गाने आपली क्षुध तृप्ती करावी म्हणूनच मी सुद्धा देहरक्षणार्थ हे चौर्य कर्म करीत आहे आवर्षणामुळे दुष्काळ पडल्यास चोरी करण्यास पातक लागत नाही पण वर्षा काळ असूनही असले हीन कर्म केल्यास निश्चित पातक लागते विश्वामित्रांनी घटना सांगून ते पुढे म्हणाले हे कांते मी असे बोलतो न बोलतो तोच चमत्कार झाला आकाशात विजा कडाडू लागल्या आणि मुसळधार पाऊस धरणीवर कोसळू लागला तो आनंदाचा वर्षाव पहान मी स्थिति वेगाने त्या घर बाहर पड़लो आता हे सुंदरी तू कसा काढलास हे कथन कर। विश्वामित्राचे बोलने संपल्यावर, ती प्रिय विश्वामित्र पत्नी पतिला श्रेष्ठा अपन तपश्चर्य निभुन गे काल कसा व्यतीत ऐका इकड़े पर्जन्य अभावी सर्वत्र दुष्का प्राप्त बालकेक शुदेम व्याकूल त्यांना काहीतरी भक्ष्य शोधून द्यावे म्हणून मी वना वनात इकडे तिकडे हिंडू लागले खूप प्रयत्न करून त्या वेळ हिंडूनही मला काहीही भक्ष महिने कसे तरी गुदरले पण तेही संपले अखेर पूर्ण विचार करून हे कांत मी एखाद्या धनवाला आपला एक पुत्र विकावा आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या द्रव्यावर इतर पुत्रांचे पोषण करावे असे ठरवले कारण दुर्भिक्षामुळे नगरात भिक्षा मिळणे सर्वस्वी अशक्य झाले अरण्यास शोधूनही सावे आढळले ना पर्जन्य न पडल्यामुळे वृक्षांवर फळे आली नाहीत जमिनीत मुळे उगवली नाहीत मुले तर क्षुधार्थ क्षुधार्थ होऊन तळमळू लागली ती नित्यरोधन करू लागली त्यांचे हाल पाहून आता काय करावे जावे तरी कोठे या क्षुधार्थ मुलांचे कसे समाधान करावे या एकाच विचाराने मी व्याकुळ झाले अखेर एक पुत्र विकण्याचा मी निश्चय केला कारण त्याशिवाय आता माझ दुसरा मार्गच नव्हता मी तरी काय करणार करणारे मी हा आक्रोश करणाऱ्या मधल्या पुत्रास एखाद्या धनिकाला विकायचे ठरवून कोणत्याही प्रकारची लज्जा मनात न बाळगता पुत्रास घेऊन मी घराबाहेर पडले पुत्राच्या विक्रीसाठी आतुर होऊन मी मार्ग आक्रमित असता रस्त्यातच धर्मात्मा सत्यव्रताने माझा मार्ग रोखून मला विचारले अहो बाई हा कुणाचा बालक आहे याचे रडण्याचे कारण मला सांगा मी काकुळतीने येऊन त्याला म्हणाले हे राजा घरात आता अन्न नाही कोठेही मिळण्याची शक्यता नाही तेव्हा माझा इतर बालकांचे तरी पोषण व्हावे म्हणून ह्या माझ्या मुलाला विक्रीसाठी मी नेत आहे माझे हे भाषण ऐकताच दयार्द्र राजा गैभरला तो म्हणाला हे विप्रस्त्रीय तू कसलीही चिंता न करता आपल्या ह्या बालकाला घेऊन घरी जा तुझी आणि तुझ्या बालकांची भोजनाची में करीन। मी करीन, महर्षी विश्वामित्र परत येईपर्यंत अन्न पोहचविन असे मला त्याने वचन दिले तेव्हा मी बालकासह घरी परत आले यानंतर तो दयाळू राजपुत्र सत्यव्रत रोज वनातील स्वापदे मृग सुकर आदी प्राण्यांची शिकार करून आणू लागला आपल्या ह्या आश्रमाजवळील वृक्षावर आणलेली शिकार बांधून ठेवून तो परत जात असे हे कांत केवळ त्याचे हे अनंत उपकार झाल्यानेच मी आणि आपली बालके जिवंत राहिली आणि मी या बालकांचे यथेच पालन केले आणि ते दुःख आम्ही तरून गेलो पण दैवगती फिरल्यामुळे माझ्यासाठी त्या राजपुत्र सत्यव्रताला वशिष्ठ मुनींपासून शापच प्राप्त झाला एक दिवस सत्यव्रताला एकही शिकार मिळाली नाही तेव्हा वशिष्टांची धेनू त्याच्या दृष्टीस पडली त्याने तिचा वध करून तिचे मांस आमच्यासाठी आणले पण त्यामुळे वशिष्ठ मुनी क्रुद्ध झाले आणि त्याने सत्यव्रताला शाप दिला त्यामुळे शापभ्रष्ट होऊन राजा चांडाळ झाला आणि त्याला त्रिशंकू हे नाव प्राप्त झाले हे कौशिका त्याच्यासाठी सापडत मला फार दुःख होत आहे त्या धर्मात्म्या सत्यव्रताला चांडाळत्व प्राप्त होण्यास आपण कारण झालो आहोत म्हणून मी चिंताग्रस्त आहे तेव्हा हे प्रिया आपण महान तपसामर्थ्याच्या बळावर त्या राजाचे शापापासून रक्षण करावे अशी माझी इच्छा आहे आपण ती पूर्ण करा आपल्या पत्नीने दीनवदन होऊन केलेले हे भाषण श्रवण करून विश्वामित्रास वाईट वाटले आणि पत्नीचे सांत्वन करण्याच्या उद्देशाने तो म्हणाला हे कमलनयने खरोखरच सत्यव्रताने संकटसमयी तुझ्यावर फारच उपकार केले आहेत हे जाणून मी माझ्या सामर्थ्याने त्या राजाला शापातून मुक्त करीन माझे तप आणि माझी विद्या यामुळे मी या धर्मात्म्याच्या दुःखाचा निश्चितपणे नाश करीन हे तुला सत्य सांगत आहे विश्वामित्राने आपल्या प्रिय पत्नीला निश्चयपूर्वक वचन दिले तो परमार्थ तत्पर असा विश्वामित्रमुनी सत्यव्रताच्या शापाचा नाश करण्याच्या कारणासंबंधी विचार करू लागला अखेर विश्वामित्रमुनी चांडाळून महारवाड्यात राहत असलेल्या दिनवदन झालेल्या सत्यव्रत राजाकडे गेला आपल्याकडे येत असलेल्या महान मुलीला अवलोकन करताच राजाला आश्चर्य वाटले आणि अत्यंत वेगाने पुढे येऊन त्या मुलींच्या चरणावर त्याने साष्टांग प्रणिपात केला त्या नतमस्तक झालेल्या राजाचा हात धरून विश्वामित्राने त्याला वर उचलले आणि राजाचे सांत्वन करून तो म्हणाला हे राजेंद्रा तू माझ्या पत्नीवर आणि बालकांवर अत्यंत उपकार केले आहेस आणि माझ्यासाठी तुला मुनीकडून शाप भोगावा लागत आहे तेव्हा मी तुझ्यासाठी काय करू ते सांग तुझे कोणतेही मनोरत्न पूर्ण करीन त्रिशंकू म्हणाला हे मुनी मुनिश्रेष्ठा पूर्वी मी राज्यत्याग करून वशिष्ठ गुरुंकडे गेलो आणि त्यांना म्हणालो मुनिवर्य मला याच शरीराने स्वर्गप्राप्ती होऊन तेथील अफसरांसह नंदनवनात क्रीडा करण्याची इच्छा आहे म्हणून आपण माझ्यासाठी योग्य ते अनुष्ठान करावे आणि मला याच देहाने इंद्रलोकी पाठवावे असे मी अत्यंत विनयपूर्वक सांगितले तरी देखील महर्षी वशिष्ठ माझ्यावर अत्यंत क्रुद्ध झाले आणि ते म्हणाले हे दुर्बुद्धे ह्या मानवी देहानी तू स्वर्गाला जाऊ शकणार नाहीस त्यांच्या या उद्गारांवर स्वर्ग आणि तेथे भोग भोगण्याच्या अतिव इच्छेने आतुर होऊन मी म्हणालो हे निष्पाप तुला माझ्यासाठी यज्ञ करायचा नसेल तर मी दुसरा पुरोहित पाहीन, आणि अत्यंत अद्भुत असा करीन। माझे हे बोलणे ऐकल्याबरोबर त्याच क्षणी ते संतापांनी बोलले हे पामरा तू सत्वर श्वपच होशील त्यांचा हा शाप होऊन मी पुनरपी झालो आहे विश्वामित्रमुने मला झालेल्या शापाचे कारण मी आपणाला सविस्तर कथन केले आता आपणच माझ्या या दुःखाचा परिहार करण्यास समर्थ आहात माझे दुर्दैव दूर करून आपण मला या शापातून मुक्त करावे राजा त्रिशंकूचे बोलणे ऐकून विश्वामित्र राजाच्या शापाचे निवारण कोणत्या मार्गाने करावे याचा विचार करू लागले अध्याय तेरावा समाप्त